ओम श्री परमात्मने सहित योक्ष सेशुभ श्री भगवान म्हणाले आता तू दोषदर्शी नाहीस म्हणून अत्यंत गुहे असे ज्ञान विज्ञानासहित मी तुला सांगतो हे ज्ञान झाले असता तू अशुभापासून पापापासून मुक्त होशील राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तम प्रत्यक्षवगमम धर्म्यम सुखम कर्तुम हे ज्ञान सर्व गुह्यांचा राजा म्हणजे श्रेष्ठ राजविद्या म्हणजे विद्या मध्ये श्रेष्ठ पवित्र उत्तम प्रत्यक्ष बोध होणारे आचरण्यास सुखकारक अव्यय आणि धर्म्य आहे अश्रद्धान पुरुष धर्मस्य परंतप अप्राप्यम निव ते संसार वर्तमनी हे अर्जुन या धर्मावर श्रद्धा न ठेवणारे लोक माझी प्राप्ती न होता मृत्युयुक्त संसार मार्गात परत येतात मया आता इदम सर्वं जगद अव्यक्त मूर्तीना मत्स्थानी सर्व भूतानी न मी आपल्या अव्यक्त स्वरूपाने हे जग विस्तारलेले किंवा व्यापलेले आहे माझ्या ठाई सर्व भूते आहेत पण मी त्यांच्या ठाई म्हणजे मर्यादित झालेला किंवा बद्ध झालेला नाही न चमत् भूतानी पश्चिमेश्वर भावन तथापि भूते माझ्या ठाई नाहीत माझे परमेश्वरी योग सामर्थ्य पहा आत्मस्वरूपाने मी भूते उत्पन्न करतो ती धारण करतो तरीही मी भूतात शोधला तर सापडणार नाही श्लोक सहावा यथा आकाशस्थितो नित्य गोम्ह्युप्या संचार करणारा महान वायू नेहमी आकाशाची ठाई असतो त्याचप्रमाणे सर्व भूत मात्र सृष्टी माझ्या ठाई असते अस समज सर्व भूता कौतेय प्रकृती मियाती महामिकाम कल्पक्षये पुनस्तानी कल्पक्षय पुनस्तासृम्य कल्पांती सर्व भूत माझ्या अव्यक्त प्रकृतीत लीन होतात ती मी पुन्हा दुसऱ्या कल्पाच्या प्रारंभी उत्पन्न करतो प्रकृतीम स्वामवष्टभ्य विसृजामी पुन पुन भूतग्राम इम कृष्णमकृतीला अवस्टंभित करून या प्रकृतीच्या ताब्यात गेल्यामुळे परतंत्र असलेल्या या संपूर्ण भूतवर्गास म्हणजे चराचर सृष्टी उत्पन्न करतो निबंजय उदासी नसी नमक्तम ते सु कर्मसू हे अर्जुना या कर्माविषयी माझी आसक्ती नसल्याने अनासक्त व तटस्थाप्रमाणे राहणाऱ्या मला ती कर्मे बंधनकारक होत नाहीत सूयते मी मैयाध्यक्ष असून सर्व चराचर सृष्टी मी प्रसवतो या कारणामुळे हे कौंतय जगाची ही घडामोड चाललेली आहे श्लोक अकराव वाजान मानुषी तनुमाश्रित परम भावजानंत मम भूत महेर सर्व लोकांचा महान ईश्वर असणार्या अशा माझ सर्वश्रेष्ठ स्वरूप न जाणणारे अन्य लोक मला मनुष्य देहधारी समजून माझी अवज्ञा करतात आणि मला कमी लेखतात मोघाशा मोघ करमाणू मोघ ज्ञाना विचेत सह राक्षसी मासरींचे ते भ्रष्टचित्त लोक मोह पाडणाऱ्या राक्षसी व आसुरी स्वभावाचा आश्रय करून वागतात म्हणून त्यांचे सर्व आशा व्यर्थ होतात त्यांची कर्मे निरर्थक होतात त्यांचे ज्ञानही फुकट जाते महात्मा नसतो माकृतीमाश्रिता भजन तनन्य मनस ज्ञावा भूतादिमव्ययम पण हे पार्थ दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मे मी सर्व भूतांचे आधिस्थान व अव्यय आहे असं जाणून अनन्य भावाने मला भासात सतत कीर्तयंत दृढव्रता नमस्यत मायुक्त उपास आणि यत्नशील दृढव्रती आणि नित्य योगयुक्त होते माझे सतत कीर्तन वंदन करीत भक्तीने माझी उपासना करतात पृथ बहुधा विश्वतोमुख तसेच दुसरे कित्येक लोक सर्वतोमुख असणाऱ्या माझी एकत्वानं म्हणजे अभेदत्वानं पृथकत्वानं म्हणजे अनेक प्रकारे ज्ञान योगाने म्हणजे समजून घेऊन उपासना करीत असतात श्लोक सोळावा अहम क्रतुरहम यज्ञ स्वधाह औषधम मंत्रोहम अहमे वाज्यम अहम अग्निरहम हुतम श्रौत यज्ञ मी आहे स्मारत य्ञ मी आहे श्राद्धात पितरांना अर्पिलेले अन्न मी आहे वनस्पती मी आहे मंत्र मी आहे तूप मी आहे व अग्नी आणि आहुती सुद्धा मीच आहे पिताहमसो माता धाता पितामह वैद्यम प ओंकार रुक्सा मयजुरे व या जगताचा मी पिता आहे मी माता आहे मीच आधारभूत आहे मी, मी पित्याचाही पिता आहे पवित्र व ज्ञेय मी आहे ओंकार मी आहे ऋग्वेद सामवेद व यजुर्वेद सुद्धा मीच आहे गतीर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरण सुत प्रभव प्रलय स्थान निधान मी सर्वांची अंतिम गती आहे पोषणकर्ता आहे प्रभू साक्षी निवास शरण शरणजानाचं स्थान सखा हा सुद्धा मीच आहे जगाची उत्पत्ती प्रलय आणि स्थिती निधान आणि अविनाशी बीज सुद्धा मीच आहे तपाम्यहम अहम वर्षम निगृणाम्युसृ अमृतम च मृत्युश सदसच्च्याहम अर्जुन मी जगाला उष्णता देतो मीच पाण्याचे आकर्षण करतो आणि मीच पुन्हा पाऊस पडतो तसेच हे अर्जुना, अमृत व मृत्यू सत आणि असत म्हणजे ज्याला अस्तित्व आहे व ज्याला अस्तित्व नाही ते सुद्धा मीच आहे त्रैविद्या मा सोम पापूत पा यज्ञ स्वर्गतीं प्रार्थयन ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यां दिव भोगान तीन वेदातील विहितकर्म जाणणारे सोमयागी व निष्पाप साधक माझे यज्ञने पूजन करून स्वर्गात गती इच्छितात व ते इंद्राचे पुण्यलोकी जाऊन स्वर्गात देवाना मिळणारे अनेक दिव्य भोग सुखाने उपभोगतात श्लोक एकविसावं ते तम स्वर्गलोकं स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुणे मर्त्य लोक विशंती एवढा गतागतम काम कामा ते त्या विशाल स्वर्ग लोकाचा उपभोग घेऊन पुण्य क्षीण झाले म्हणजे पुन्हा परत मृत्यू लोकात जन्माला येतात अशा प्रकारे काम्य उपभोगांच्या मागे लागलेले व तीन वेदातील यज्ञयागातील श्रौत धर्म पाळणारे असे हे लोक याप्रमाणे स्वर्ग व मृत्यू लोक यात ये जा करत असतात अनन्यशिंतयो योगक्षेमं तेम्यहम जे अनन्य भावाने माझे चिंतन करीत मला भासत माझे नेहमी एकनिष्ठ असतात अशा लोकांचा योगक्षेम मी चालवतो ये हे कोणती पुत्र पण जे श्रद्धायुक्त लोक अन्य देवतांचे भक्त असून त्यांची उपासना करतात ते सुद्धा विधिपूर्वक नसली तरी एका माझीच उपासना करत असतात अहम ही सर्वयज्ञाना भोक्ता च प्रभुरेव ना तु मामभिजी तत्वे नातश्च वती ते कारण मी सर्व यज्ञांचा फलभोक्ता व फलदाता स्वामी आहे परंतु ते असे मला तत्व स्वरूपात ओळखत नाहीत म्हणून मुख्य साधने पासून ढळतात या दव्रतान देवान पितृन या पितृव्रता भूतानिया भूते ज या मद्याजी नो देव पितर आणि भूते यांची आराधना करणारे लोक त्यांच्या त्यांच्या लोकात जातात माझी उपासना करणारे मलाच येऊन मिळतात श्लोक सव्वीस पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती तदम भक्त्युपरुतम अशनामी प्रयतात मन जो कोणी भक्त मला एखाद पान फूल फळ किंवा यथाशक्ती पाणी ही भक्तीने अर्पण करत ते त्या नियतचित्त मनुष्याने भक्तीने अर्पण केलेले पदार्थ मी स्वीकारतो कौंतपण हे कौंतय तू जे करतोस जे खातोस जे हवन करतोस दान करतोस आणि तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर शुभ अशुभ फलै रे मोक्षसे कर्मबंधन संन्यास योग युक्तोश असे केल्याने शुभाशुभ फल रुपी कर्म बंधनातून तू मुक्त होशील आणि कर्मफलाचा संन्यास करण्याचा जो हा योग त्याने युक्तात्मा म्हणजे शुद्ध अंतकरणाचा होऊन मुक्त होतसता मला येऊन मिळशील समोहम सर्व भूतेषु न मे द्वेषोस्ती न प्रिय ये भजंती तू माम भक्त्या मयी ते सर्व प्राणी मात्रांना सारखा आहे माझा कोणी नावडता नाही कोणी आवडता नाही हे जरी खरं असलं तरीही जे मला भक्तीने बसतात ते माझ्या ठिकाणी आणि मी त्यांच्या ठिकाणी सुद्धा असतो अपिचेत सुदूराचार भजते मामन्य भाग साधुरे वसमंत सम्यक व्यवसितो हि सह अत्यंत दुर्वर्तनी मनुष्य सुद्धा जर अनन्य भक्तींनी माझी उपासना करेल तर तो साधूच समजावा कारण त्याच्या बुद्धीचा चांगला निश्चय झालेला असतो श्लोक एकती क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती कौंतय प्रतिज अनेहम नमे भक्त प्रणश्यती तो लवकरच धर्मात मावतो आणि शाश्वत शांतीला पोचतो हे अर्जुन माझा फक्त कधीही अधोगतीला जात नाही अशी मी प्रतिज्ञा करतो माम ही पार्थ व्यप आश्रित वैश्यास तथा शूद्रास्ते पराम गतीम कारण हे पार्थ नीचे योनीत जन्मलेले जे कोणी असतात ते आणि स्त्रिया वैश्य आणि शूद्र माझा आश्रय करून परमश्रेष्ठ गतीला जातात किंपन ब्राह्मण पुण्य भक्त राजर्षय अनित्यम सुखम लोकम इम्यव तर मग पुण्यवान ब्राह्मण किंवा राजर्षी असे जे माझे भक्त असतील त्यांना सद्गती मिळेल हे काय सांगायला पाहिजे याकरता अनित्य व दुःखकारक का असा हा मृत्यूलोक आहे असे जाणून तू माझी भक्ती कर मनमना भवमद भक्त मद्याजी मा मामे वैश्यसी युक्त मत्मान मतपरायण माझ्या ठिकाणी मन ठेव हो, माझा भक्त हो माझा पूजक हो व मला नमस्कार कर याप्रमाणे मतपरायण होऊन आत्मयोग करून तू मलाच येऊन मिळशील यात शंका नाही हरिओ तत्सदीती श्रीमद्भगवगीतासु उपनिष्सु ब्रह्मविद्यायां योगशस्त्रे श्रीकृष्णाजुनसंवाजविद्याराजगुह्य योगो नाम नवमो नवमोध्याय